पुस्तक फुलाचा प्रयोग व सोराबणी रुस्तुम लेखक साने गुरुजी, वाचक विद्या विद्यापाटील नदी शेवटी सागराला मिळेल प्रकरण चौथे सैतानाशी करार निराशेला खोल दरीत भिडकावून माधव तेथे बसला होता असता जातानाही सूर्य लाल आहे मरतानाही झगडत आहे मलाही जगडू मला दे असे त्याच्या मनात आले आता जरा अंधार पडला परंतु थोड्या वेळाने चंद्र वर आला सुंदर चादणे पडले माधो घरी जाण्यासाठी निघाला इतक्यात त्याच्या पायाशी एक कुत्रे आले कोठून ते आले एकदम कसे आले ते कुत्रे साधे नव्हते माधव त्याच्याकडे निरखुण पाहू लागला ते कुत्रे बरोबर न्यावे असे त्याला वाटले कुरकूर कुरकूर कुर -कुर, करीत तो त्या कुत्र्याला बोलवित होता कुत्रेही त्याच्या पाठोपाठ येत होते ते कुत्रे वाटेत इकडे तिकडे गेले नाही त्याच्यावर गावातील कुत्री भुंगली नाही मोठे चमत्कारिक कुत्रे माधव आपल्या दिवाणखाण्यात आला ते कुत्रेही दिवाणखाण्यात आले ते कोपऱ्यात बसले माधवाने दार लावून घेतले त्याने खिडकी बंद केली त्याचे तेल चूल पेटविली ज्वाळा निघू लागल्या माधव काही मंत्र पुटपुटू लागला पिशाच विद्येतील ते मंत्र होते त्या ज्वाळातून एकदम कोणी बाहेर आले माधव समोर ते उभे राहिले कोण आहेस तू माधवने प्रश्न केला मी जीवनाचा साक्षी माणसाचे जन्ममरण पाहतो सुखदुःखाच्या लाटावर तो कसे हेलकावे खातो ते मी पाहतो ती व्यक्ती म्हणाली जीवनावर तुझी सत्ता आहे का माणसाला पाहिजे ते देशील का जी जी इच्छा उत्पन्न होईल ती जी तू पुरवशील का मी अकर्ता आहे मी केवळ साक्षी आहे देणे घेणे माझे काम नाही दिवस रात्र सुख दुःख जीवन मरण यांचा विराट खेळ मी पाळत असतो एवढेच माझे काम तुझी मला जरूर नाही कशाला आलास माझ्यासमोर निगेथून कर काळे रागाने माधव म्हणाला ती व्यक्ती अंतर्धान पावली माधव पुन्हा काही मंत्र पुटपुडू लागला तेल सुलताने जोरात पटविली हिरव्या निळ्या ज्वाळा सो सो करीत होत्या त्या कोपऱ्यातील कुत्र्याकडे पहा हळूहळू त्याच्यातून एक मनुष्य बाहेर पडत आहे ते मोठे डोके ते पा हात ती छाती ते पाय तो पा लांब अंगरखा व डोक्याला रुबाबदार फेटा ती पाहातात भली भक्कम काठी ते पाहा पायात जोडे कशी भव्य आहे आकृती ती आकृती माधवसमोर उभी राहिली कोण तू माधवने प्रश्न केला तुला ज्याची जरूर आहे तो मीच माझ्या सर्व इच्छा पुरवशील मला पाहिजे ते देशील हो तुला जे पाहिजे ते देईन एवढेच नव्हे तर जगातील सारी सुखे तुला दाखवीन केवळ मनुष्य युनीचीच नवे, तर भूत युनीतील पिशाच लोकातील सुखे तुला दाखविन तुला सर्वत्र हिंडवीन फिरविन जीवनातील मौज दाखविन परंतु याबद्दल तुला काय देऊ मला पैशाचा मोबदला नको आपण असे ठरवूया बारा वर्षापर्यंत मी तुम्ही जे जे सांगाल ते करीन जे जे मागाल ते देईल बारा वर्ष मी तुमचा गुलाम आणि बारा वर्ष संपली बाराव्या वर्षाला शेवटच्या दिवसाचे रात्रीचे बारा वाजले की तू माझा गुलाम व्हायचेस कायमचा गुलाम आहे कबूल असा कालावधीचा करार नको तुम्ही मला सुखे देत राहा निरनिराळे अनुभव देत राहा जावेस, हा क्षण किती सुंदर हा क्षण माझ्या जीवनात अमर हो असे शब्द माझ्या तोंडातून बाहेर पडतील त्यावेळेस मी तुमचा गुलाम होईल पटते का तुम्हाला ठीक तू तुम म्हणतेस तसे का होईना ठरले आजपासून मी तुझा बंदासेवक मला वाटेल ते सांग माझ्याजवळ वाटेल ते माग मला जगाचा अनुभव नाही तूच मला जे योग्य असेल ते देत जा माझ्या तोंडून ते शब्द बाहेर पडतील अशी खटपट कर बरे ती आरंभ करतो मीट डोळे डोळे मिठ परंतु तुझे नाव सांग माझे नाव सैतान सैतान तो का तू वा छान मिटू डोळे हे बघ मिटले माधवाने डोळे मिटले सैतान त्याला दूर घेऊन गेला